पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांचे चरित्र लेखक पंढरीनाथ सीताराम पाटील वाचक विद्या पाटील प्रकरम बारावे दिन बंधू पत्र व कैलासवासी चिपळूणकर अशा प्रकारे जरी ज्योतिराव सार्वजनिक सुधारणाचा सा पाया घालण्यात चूर झाले होते तरी पण संसाराचा लकडा पाठीमागे असल्यामुळे प्रापंचिक भानगडी नेहमीच उत्पन्न होत असत म्हणून त्यांना मधूनमधून एखाद्या धंद्याकडे लक्ष द्यावे लागेल ज्योतिरावांच्या चळवळीतील प्रमुख सहाय्यक कैलासवासी कृष्णराव पांडुरंगराव भाडेराव हे अठराशे चौऱ्याहत्तरपर्यंत पुणे येथील डी जज कोर्टात कारकुन होते पण पुढे त्यांनी ती नोकरी सोडून समाजास वाहून घेण्याचे ठरविल्यामुळे अर्थातच या दोघा सोप्याच घरच्या अडचणी यासारख्याच बसू लागल्या म्हणून अठराशे साली या उभय मित्रांनी रामचंद्राराव हरीशिंदे यांना तिसरे भागीदार करून एक कंपनी स्थापन केली त्या कंपनीला पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी असे नाव देऊन त्यांनी खडकवासल्या बँकेचे कॉन्ट्रॅक्ट घेतले या कंपनीत त्यांना बराच फायदा झाला या सुमारास मुंबई येथील तेलगू जातीचा जा, सत्यशोधक पुढाऱ्यांनी पुण्यास सत्यशोधक समाजाचा प्रसार करणारे एखादे वर्तमानपत्र काढले जावे म्हणून बाराशे रुपयांचा एक छापखाना व त्यांचे सर्व सामान पुण्यास ज्योतिरावांकडे पाठवून दिल्याचे मागच्या प्रकरणात लिहिले आहे कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीचे व समाजप्रसाराचे लफडे पाठीमागे असल्यामुळे व उतार वयामुळे याशिवाय जास्त धगधकीची कामे करणे ज्योतिरावांना फारच कठीण पडू लागले त्यामुळे वर्तमानपत्र काढल्यास शिक्षणाच्या अभावी ब्राह्मणेतरात त्याचा कफ होणार नाही व खर्च अंगावर येऊन छापकाना मात्र कर्जात बुडेल असे वाटल्यामुळे त्यांनी ते काही दिवस तरी लांबणीवर टाकण्याचा मंडळी सल्ला दिला शेवटी या गोष्टीचा एका शनिवारच्या सभेत विचार करण्यात आला तेव्हा समाजातील तरुण मंडळीपैकी भालेकर यांनी पत्र काम आपल्या अंगावर घेण्याचे कबूल केले वरील गोष्ट पुण्याच्या समाजा समाजाने मुंबईच्या समाजास कळविली या दोन्ही समाजात छापखान्याच्या मालकीबद्दल बराच पत्रव्यवहार झाला व शेवटी त्यावर मालकी कोणाची याविषयीचा वाद न मिटल्यामुळे पुण्याच्या समाजाने तो छापखाना मुंबईकरांकडे रवाना केला दीन पत्राद्वारे समाजाचे कार्य व प्रसार अशा प्रकारे छापखाना मुंबईकरांकडे रवाना झाल्यामुळे वर्तमानपत्र काढण्याचा भालेकरांचा विचार मनातल्या मनातच राहिला तरी तेवढ्याने ते मात्र झाले नाहीत ते मोठ्याक्रारी स्वभावाचे होते त्यांनी लागलीच स्वतःच्या खर्चाने एक छापखाना विकत आणला व मागासलेल्या लोकांत जागृती करणारे दिनबंधू नावाचे एक पत्र काढण्याचे ठरविले हो व त्याप्रमाणे त्यांनी दिनबंधू साप्ताहिकाचा पहिला अंक अठराशे सालच्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या तारखेस पुण्यास प्रसिद्ध केला या पत्रास आरंभी अवघे चार पाच वर्गणीदार झाले आणि वर्षाअखेर साऱ्या महाराष्ट्रात अवघे पेरा वर्गणीदार मिळाले पुढे दुसऱ्या वर्षी मात्र वर्गणीदारात बरीच वाढ असो इसवी सन अठराशे साली देशात मोठा दुष्काळ पडला त्यामुळे लोक फारच सवाल झाले कित्तेक मोठमोठे शेतकरी मजुरांप्रमाणे वाटेल त्याच्या घरी चाकरी पत्कोऱ्यास तयार झाले बिचाऱ्या मजूर लोकांची तर इतकी दैना उडाली की कित्येक लोक अन्ना वाचून मेले यावेळी दिनबंधू पत्राने दर अंकातून शेतकऱ्यांच्या व मजुरांच्या दुःस्थितीचे चित्र सरकारपुढे मांडून ते सरकारच्या बेफिकीर वर्तनाबद्दल कडक टीका करू लागले यावेळी ज्योतिरावांनीही शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीवर शेतकऱ्याचा असूड या नावाचे चाळीसपणाचे तीन निबंध लिहून त्यापैकी पहिले दोन निबंध ताबडतोब छापून ते सरकारी अधिकाऱ्यांना नजर केले व त्याचवेळी हे दोन्ही निबंध दीनबंधू पत्रातून प्रसिद्ध झाले सत्यशोधक पुढाऱ्यांचे असे म्हणणे होते की यावेळी सरकारने काही कामे सुरु करून लोकांच्या सोय लावावी शेवटी सत्यशोधक समाजाच्या पुढाऱ्यांच्या मागणीवरून म्हणा किंवा सरकारने आपणहून म्हणा ठिकठिकाणी तलाव सडका व इमारती वगैरे बांधकामे सुरु केली याचवेळी इरिगेशनचे पूल बांधण्याचे काम सरकारने सुरू केले या कामात काही समान पुरण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेण्याचा ज्योतिरावांनी विचार केला भालेकर दिनबंधू पत्राच्या व्यवसायात गुंतल्यामुळे त्यांना भागीदार होता येईना म्हणून रामचंद्रराव हरिशिंदे यांच्यासहित त्यांनी आपल्या कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीतर्फे एक पाट बांधण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेतले पुढे मुठा कॅनॉलचे कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर शिंदे हे भाटघरच्या तलावर सुपरवायझर झाले असून अशा प्रकारे समाजाची मंडळी समाजप्रसारात व आपल्या निरनिराळ्या व्यवसायात गुंतली असता समाजाची सारखी होत असलेली भबराट पाहून पुण्यातील चिपळूणकर कंपूरच्या पोटात पुन्हा दुखले लोक मत दूषित करण्याचा भिक्षुकी प्रयत्न कोण्या समाजसुधारकाची खोडस मोडाची झाली तर त्याकडे शास्त्री त्यांच्या निबंधमालेचा उपयोग करीत नाही तर माले भाषाशास्त्र विषयक मोठमोठ्या घर विषयांची चर्चा करीत असत गरीब दुबळ्या ब्राह्मणी लोकांच्या दुःस्थितीचा अगर धार्मिक अथवा सामाजिक सुधारणांचा विचार करण्यास त्यांना वेळच मिळत नसे त्यातून समाजसुधारणेवर काही लिहावायचे झाले तर विधायक स्वरूपावर लिहिण्याचे सोडून ते त्याला विघातक स्वरुप देत असत ते सुधारकांची कशी विबणा करीत हे स्वामी दयानंद सरस्वतीविषयी मागील प्रकरणात दिलेल्या हकीकतीवरून वाचकांच्या लक्षात येऊन चुकले असेलच दुरुण पाहुणे आलेल्या समाजसुधारक विद्वान स्वामीजींच्या प्रतिमेची गाडवावर मिरवणूक काढून या चिपळूणकर कंपनी शेवटी त्यांना चिखलमातीच्या अभिषेकात पुण्यातून रवाना कल ब्राह्मण पाहुण्यांची जेथे इतकी बरदास्त तेथे ज्योतिरावांसारख्या पुणेकर ब्राह्मणी तर समाज सुधरका चिपळूणकर कंपुने कोणत्या दृष्टीने पाहिले असेल हे निराळे लिहिण्याची काही जरूर दिसत नाही पुण्यात इतक्या प्रमाणात जरी समाजाचे काम सुरू होते व त्यामुळे पुण्यातील भिक्षुकशाही जरी समाजाची बरीच आत जाणवू लागली होती तरी निबंध माले टीकात्मक मा उल्लेख केल्यास आपल्या प्रसिद्धीनेही पुण्याबाहेरील लोकात समाजाची प्रसिद्धी होईल या भीतीने यापूर्वी शास्त्री बुवा समाजाविरुद्ध लिहित नव्हते मातारीने कोंबडा झाकला म्हणून सूर्य उगवायचा थोडाच थांबतो तारीख वीस मार्च अठराशे रोजी समाजाने आपला रिपोर्ट प्रसिद्ध करून जेव्हा चोहोकडे त्याच्या हजारोप्रती पाठविल्या तेव्हा मात्र शास्त्रीबुआांचा समाजप्रसिद्धी विषयक कल्पनांचा भ्रम पार दूर झाला अभिप्रायाकरता समाजाचा रिपोर्ट इतर वर्तमानपत्राप्रमाणे निबंध मालेकडेही पाठवण्यात आला रिपोर्ट वाचून शास्त्रीबुआांना मोठा संताप आला व म्हातारी मिळण्याची दुःख नाही पण या ज्योतीची आज उपेक्षा केल्यास तिच्या योग्य पेटणाऱ्या वनव्यात आपल्या भिक्षुकशाहीचा गवती मनोरा बसमसात होण्यास विलंब लागणार नाही या भीतीने शास्त्रीभुआांनी आपल्या मालेचा सा चौरेचाळीसावा सारा अंक खर्ची पाडून ज्योतिरावांवर यथेच तोंडसुख घेण्याची आपली हाउस पुरवून घेतली या निबंधात शास्त्रीभुआांनी समाजाच्या रिपोर्टावर लिहिण्याचे सोडून देऊन आपले घोडे भलतीकडेच जा म्हटले समाजाच्या रिपोर्टाशी ज्योतिरावाना अगरत्यांनी लिहिलेल्या गुलामगिरी पुस्तकाचा काही अर्थ मोठासा संबंध नव्हता परंतु संतापाच्या भरात शास्त्रीभोवानी ज्योतिरावांवर अर इतकी आग पाखडली की पुस्ता सोयी नाही शास्त्री बुआांचे ज्योतिरावांवर घसरणे कोणास विसंगतपणाचे वाटो परंतु शास्त्री बुवास पक्केटाऊक होते की ज्योतिराव नसते तर हा रिपोर्ट जन्मासच आला नसता रिपोर्टाचे मूळ ज्योतिरावाच आहेत हे जाणून त्यांच्यावर शास्त्रीने आपली लेखणी उचलली एरवी शास्त्री बुआांना जर दुसऱ्या रिपोर्टावरच आपला अभिप्राय लिहावायचा असता तर त्यांना दुडामगिरी व ब्राह्मणांचे कसम ही पुस्तके धुंडाळून काढण्याची काही जरुरी नव्हती शास्त्रीबुआ आपल्या अंकात लिहितात की रिपोर्ट रिपोर्टविषयी अभिप्राय देण्याचे मनात आणून ज्योतिबांचे कसब व गुलामगिरी हे दोन ग्रंथ पैदा करून ते वाचण्यास जेव्हा आरंभ केला तेव्हा आमची तत्क्षणी खात्री होऊन चुकली की राव ज्योतींचे महात्मे आम्मास पूर्वी जे माहीत होते ते काहीच नव्हते ऐकण्यात व पाहण्यात किती अंतर आहे याविषयी आम्मास गुलामगिरीवरून जी प्रचिका आली ते आम्ही कधी विसरणार नाही शास्त्रीभुआांच्या वरी वरील लिहिण्यावरून पाहता रिपोर्टवर अभिप्राय देताना ते जे गुलामगिरीवर घसरले ती गुलामगिरी वाचून त्यांची छाती झडपली व पुढे रिपोर्ट ऐवजी गुलामगिरीवरच पाच सातपणाचा अभिप्राय दिला गुलामगिरी पुस्तकावर टीका करताना शास्त्रीभुवानी ब्राह्मणे तरांच्या स्त्रियांविषयी जे अनुदार उदाहरण दिले आहे ते पाहून कोणा करारी व बाणेदार ब्राह्मणीतरास चीड येणार नाही गाली विद्या विषारद लेखक लोक संतापाच्या बरात देखील प्रतिपक्षाची शिमगा या शब्दाने संभावना करून संतुष्ट होतात परंतु शास्त्री बो आतर श्रावणातच शिमग्यापलीकडे गेले आहेत गुलामगिरी पुस्तकावर टीका करण्याच्या भरात ते त्या संगात लिहितात श्रावण मासे ज्योतिरावांच्या भगिनींचा गाली प्रदान जो मोठ्या थाटाने रस्तो चालतो त्याचा रस ज्यास चार घटका अनुभवायचा असेल त्या गुलामगिरी सारखे दुसरे साधन नाही यावरून ब्राह्मणीतरांच्या बायांचे व्यंग काढून ज्योतिरावांना हे शब्द कठोर वाटावेत व त्यांच्या मनाला ते झोंबावेत या सेतुने त्यांनी गुलामगिरी अशा अपवित्र शब्दांची उपमा दिली यावरून चिपळूणकरांच्या हृदयात ज्योतिरावांविषयी किती दीर्घद्वेष व ब्राह्मणित स्त्रियांविषयी किती अनुदारता वास करीत या होती याची कल्पना होती अशाप्रकारे शास्त्रीभुवाना ज्योतिराव व त्यांची पुस्तके जरी जळीस्थळी काष्टीय पाशाने दिसली तरी ते आपल्या मनाचा मनभावीपणा कायम राखण्याची कशी काळजी घेत हे त्यांच्या पुढील वाक्यावरून वाचकांच्या चांगल्या ते आपल्या अठ्ठेचाळीसाव्या अंकात लिहितात की मोहरीचा दाना जसा या पाड्यात टाकला की त्या पाड्या टाकता तरी त्याच्या वजनाने प्राजूचा काटा केसबरे ढळत नाही त्याप्रमाणे मिश्र ज्योतिरावसारख्या महापणितांच्या सुरिताई अर्थ तितकाच व निंदाही तितकाच तेव्हा आमचे ज्ञाती बांधव दोघोचीही सारखेच प्रवाह करतात आता शास्त्री बुवानीवर लिहिल्याप्रमाणे खरोखरच जरते ज्योतिरावांना व त्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला पारड्यातील मोहरीपेक्षा जास्त किंमत देत नव्हते व या समाजामुळे ब्राह्मण जातीचे काही नुकसान होत नव्हते तर त्यांनी रिपोर्टावर लिहिण्याचे सोडून ज्योतिरावांवर व त्यांच्या सत्य समाजावरच आग पाखडण्याची एवढीच घेतली याचे उत्तर काही कठीण नाही शास्त्री बुआ आपल्या चौवेचाळीसाव्या अंकात तर असेही लिहून चुकले आहेत की मिस्टर ज्योती वयाने चांगले आहेत म्हणून ऐकतो शास्त्री बोआच्या यावर लिहिण्यात त्यांनी आपल्या मानभावीपणाची तर कमालच केलेली दिसते वरील वाक्या लोकास असे वाचविले आहे की ज्योतिरावास आपण कधी पाहिलेच नाही शास्त्री बुआांच्या वरील म्हणण्यात किती सहा सत्यांश असेल तो शास्त्री बो असच अगर त्या परमेश्वरास ठाऊक एरवी ज्योतिराव हे भिक्षुकी परंपरेचे कट्टे दुश्मन एका समाजाच्या संस्थापक मुलींच्या व अस्पृश्यांच्या शाळांचे आद्य संस्थापक विधवा विवाहाचे पुरस्कर्ते बाल हत्या प्रतिबंधक गृहाचे जनक पुण्यात पंचवीस तीस वर्ष रखे सार्वजनिक काम करणारे पुण्यातील बहुतेक सार्वजनिक सभात नेहमी भाग घेणारे व पुण्याच्या न्यायमूर्ती रानडे लोकहितवादी गोपाळराव देशमुख आदी समाजसुधारकांबरोबरचे कार्यकर्ते व त्यांचे स्नेही असून त्यात खास पुण्याचेच रहिवासी असे असतानाही शास्त्री बुआ आणि ज्योतिरावास पाहिलेच नसेल असे म्हणणे बरेचारसाचे होईल पण न पाहिल्याचे सोंगच जर त्यांनी घेतले असेल तर त्यांचे वरील वाक्यबरोबर आहे असेच म्हणावे लागेल शास्त्री बुव त्या संकात एकेठिकाणी लिहतात की ज्या अर्थी ज्योतिबांचा समाज अद्याप बाल्यावस्थेतच आहे एकीकडे हडपसर व दुसरीकडे भांभुर्डे याच त्याच्या प्रचंड सीमा होत त्या अर्थी असल्या क्षुद्र सभेवर हत्या धरण्यास आम्ही उत्साह पावत नाही स्वामींच्या आर्य समाजाप्रमाणे त्याचा जेव्हा अवाडव्य विस्तार होईल व सत्य समाज अग्रभावी ज्योतिरावांच्या संगमितळाच्या शुभ्र यशाचे स्मारक म्हणून स्थापला जाईल तेव्हा त्यांच्या मतांच्या यथार्थत्वाविषयी विचार करता येईल शास्त्री बुआांच्या यावरील लिहिण्यावरून पाहतात ते सत्यशोधक समाजाला तृच्च समजत होते असे दिसते शिवाय स्वामी दयानंदांप्रमाणे ज्योतिरावांची मिरवणूक निघाली नव्हती आर्य समाजा इतका सत्यशोधक समाजाचा प्रसार झाला नव्हता किंवा ज्योतिरावांचा संगमरो पुतळा सत्य समाज मंदिरात बसला नव्हता इतकेच नव्हे त्यांनी ज्योतिरावांना कधी पाहिलेदेखील नव्हते असे ते म्हणतात व सत्यशोधक समाज असते पारड्यातील मोहरीच्या दाण्यापेक्षा जास्त किंमत नव्हते अशा स्थितीत त्यांनी आर्य समाजापेक्षा व स्वामी दयानंदीपेक्षा जुजरणावर तिप्पट म्हणजे पंचवीस पाने टीका का लिहिली असावी हे मोठे गुड होय पण हे गुड उकलणे सत्यशोधकास तरी मुळीच कठीण नाही कारण सत्यशोधक समाज हा ब्राह्मण संरक्षक शात्रवर्णाच्या चौबुर्जी कोटास धडक्यासशी उडवून देणारा डायनामाईट व आमचे ज्योती हेच त्या डायनामाइटची प्राणज्योत हे मर्म जाणूनच शास्त्रीबुआांचा पामरजीव एवढा जळफाळला तथापि शास्त्रीबुळांनी ते सर्व झाकून सत्यशोधक समाजमताच्या यचा विचार त्याचा अवाडवे विस्तार होईपर्यंत स्वतः लांबणीवर टाकल्याचे दाखविले व इतर असेही तसाच उपदेश केला या मताचा त्यांच्या समजुतीप्रमाणे अवाडवे विस्तार झाल्यावर मग त्यांच्या यथार्थताविषयी विचार करण्यात काय स्वास्थे राहिले असते ते, ते कळत नाही कदाचित शास्त्रीबुळांच्या हयातीत ज्योतिरावांचा संगम पुतळा सत्य समाजमध्ये उभारला गेला असता तर शास्त्रीबुळांनी त्यांच्या मताच्या यथार्थवाविषयीच विचार करून व सत्य समाज रहस्य गीतारचून त्यांच्या मूर्तीसमोर सुंदर पुराण वाचित व्रोत्नैवेद्य व दक्षिणा उपाडण्यास खात्रीने कमी केले नसते अशा प्रकारे विष्णूशास्त्री आपल्या अंतकरणातील भिक्षुकी गरळ ओकून जेव्हा ज्योतिरावांविषयी व सत्यशोधक समाजाविषयी लोकमत दूषित करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र भालेकरांनी दिनबंधू पत्रातून शास्त्रीबुआांचे चांगलेच कानू उघडले व त्यांना एक उत्तम शौर्यचे सर्टिफिकेटही बहाल केले दीन बंधुकरांचे शास्त्री बोआ यांना प्रत्युत्तर दीन बंधुकर लिहितात मालाकार यांनी आजपर्यंत आपल्या पुस्तकात अनेक विषय प्रसिद्ध केले पण त्यांचा झोग चळसरीत लिहिण्याकडे असतो की जेणेकरून दुसऱ्याचा पान उतारा व्हावा अशी त्यांची इट असते जेव्हा त्यांची हुक्की तारीफ कन्याकडे लागते तेव्हा ते त्या कलावर लिहितात दुसरे त्यांनी चितपावनांच्या उत्पत्तीविषयी लिहिले आहे तेव्हा आपले ज्ञाती समुदायास दोष दिलेले त्याच सहल झाले नसतील या विद्वान मालाकारांनी यापेक्षा असे करणे अशक्य होते की फुले यांनी जे जे लिहिले आहे ते ते स्मृतीपुराण यांचे प्रमाणांनी असत्य असे व्यक्त करून दाखविले असते तर त्यांची तारीफ करता आली असती ईशोक या देशावर इंग्रजी राज्य झाले म्हणूनच आज पुढारी ज्ञाती शिवाय इतरास काहीतरी ज्ञान प्राप्त होऊन आपले हक्क कळू लागले आहेत मालाकार आपल्या ज्ञातीच्या स्वभावाप्रमाणे दीर्घदर्शी व गुप्तद्षी मतलबीही आहत्त इतर ज्ञातीची सुधारणा त्यास अगदी आवडत नाही आता मालाकार यांनी धुर्तांनी नाडलेले दारिदाणे पिसलेले आणि अज्ञानाने गडलेले अशा गायी बापड्या गरीब शूत्रांवर हत्यादारने म्हटले म्हणजे फारच विपरीत समजले पाहिजे दिनबंधुकारांनी दिलेल्या या षड्येतोर सर्टिफिकेटामुळे शास्त्री बोआ जसे बर्फाप्रमाणे थिजून थंडगार झाले तरी पण दिनबंधूकारांच्या म्हणण्याला उत्तर देण्याचा त्यांनी आव आणलाच व त्याकरता मालेच्या अठराश्या अंकाची सात आठ पाणी त्यांनी खर्ची घातली या टीकेत शास्त्रीबुआांचे मन्ने काय तर ज्योतिरावास व दीनबंधूकारास रस व दीर्घ व व्याकरण करत नाही पण इतक्या लिहिल्याने ज्योतिरावांच्या सत्यशोधक समाजाच्या तत्वाचे अगर दिनबंधुकारांच्या म्हणण्याचे खंडन थोडेच होणार भिक्षुकशाहीचे समर्थन करताना शास्त्री बुवांनी कितीही तरी दीनबंधू कारांसारख्या मांत्रिकापुढे भिक्षुकशाहीच्या सैतानी स्वरुपाचे संरक्षण करणारी शास्त्री बो अखेरीस लटपटलेच मांत्रिकापुढे शेदाराने सत्य बोलावे त्याचप्रमाणे शास्त्रींनी आपल्या लिहिण्याच्या शेवटी शेवटी या संघात अशी कबुली दिली की ब्राह्मण विद्वान मंडळात शुद्रांविषयी पूर्वीप्रमाणे ग्रह राहिले नाहीत तरी आता हे खरे आहे की ब्राह्मण म्हणजे सर्वच अत्यंत सुजन आहेत व त्यात दोष म्हणून सापडावेचाच नाही किंवा क्षुद्रांचे दुःखाक्रोश सर्व व्यर्थ असून त्या स्थितीत सुधारणा करण्याची बिल्कुल गरज नाही असे आमचे मुळे म्हणणे नाही आमच्या ज्ञातीचे जे काही वास्तविक दोष असतील ते सर्व आम्हीच कबूर आहेत अशा प्रकारे दिनबंधूकारांनी नाक दाबल्यामुळे जरी शास्त्रीबानी आपले तोंड उघडून ब्राह्मणेतरांविषयी सानुभूती प्रकट केली तरी दिनबंध्कारांनी म्हणल्याप्रमाणे आपल्या जाती जाऊन हे क्षणएक वैराग्य पुढे थोडक्या दिवसातच ते विसरल्याशिवाय राहिले नाहीत यापूर्वी एका ठिकाणी तर या शास्त्रीभूंनी असे कथन केले की कागदावरची शाही वायावाया जितका अवधी लागेल तितकाही वेळ सत्यशोधक समाज जगात टिकावताना नाही परंतु खेदाची गोष्ट ही की सत्यशोधक समाजाचे मरण डोळ्याने पाहू इच्छिणाऱ्यांनी बंद मालेच्या जन्मदात्याकडूनच अंत्यविधी केलेला सत्यशोधक समाज आपल्या डोळ्याने पाहिला भालेकरांनी दिनबंधू उत्तम प्रकारे चालविल्यामुळे सत्यशोधक समाजावर भिक्षुकशाहीच्या पुरस्कर्त्यांकडून होणाऱ्या मार्याला प्रत्युत्तर देण्याला समाजाला ते एक उत्तम साधन झाले दीनबंधूंची लेखणी इतकी सरळ निर्भीड व कणकर होती की तिच्या भीतीने सत्यशुधक समाजाच्या वाटेस कोणी जाईना शास्त्री बुआांची निबंध दोन तीन वर्ष सुरु होती परंतु त्यांनी ज्योतिरावांच्या अगर समाजाच्या वाटे जाण्याचे धाडस केली नाही दिनकर बंधुकरांची लेखणी कशी सरळ व खुसखुशीत होती हे वरील उतरावरून देखील वाचकांच्या लक्षात देण्यासारखे आहे दिनबंधुकार त्यावेळीच्या ब्राह्मणेतरातील एक थोर दर्जाचे लेखक होते ब्राह्मणेतरात सहोकडे अज्ञान पसरलेले असल्यामुळे हो दिनबंधू पत्राचे वर्गदार जरी थोडेच होते तरी दिनबंधूतील खुसखुशीत लेख वाचण्यासाठी त्यांचे वाच्यापुढील अंकांची आठ आठ दिवस सारखे वाट पाहत दिनबंधू पत्रातून तात्यासाहेबांचे लेख नेहमीच येत असत पुढे काही दिवसानंतर बालेकरांनी हे पत्र मुंबईकरांच्या हवाली केले भाजीपाला वह फळ व्यवसाय मोठा कनालचे कॉन्ट्रॅक्टरचे काम संपताज आपल्या कंपनीमार्फत केले पुणे मुंबईतील भाजी मार्केटात भाजीपाला व फळ फळावळ विकण्याचा धंदा सुरू करावा असे ज्योतिरावांना वाटले परंतु त्यांचे दुसरे भागीदार श्री लक्ष्मणराव हरिशिंद हे नोकरीवर गेल्यामुळे त्यांना मोठी अडचण बसू लागली म्हातारपणामुळे सर्वच कामाकडे लक्षपूर्वीने त्यांना जड जाई या माळगळ्याच्या धंद्यात आपण्यास मदत व्हावी म्हणून ज्योतिरावांनी ज्ञानोबा ससाने यांना आपल्याजवळ पुण्यात घडविले ससाने हे त्यावेळी भाटघरच्या तलावर मिश्री होते ज्योतिरावांनी ससाण्यांना तीनचार पत्रे पाठवली तेव्हा ससाने हे पुण्यास आले व ज्योतिरावांच्या आज्ञेवरून त्यांनी मिश्रीच्या जागेचा राजीनामा देऊन ते भाजीपाल्याच्या धंद्यात पडले भांडवल सरी घालण्याचे कबूल करून ससाण्यांना त्यांच्या मेहनतीबद्दल चौथा हिस्सा नफा देण्याचे ठरविले व त्याप्रमाणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीतर्फे पुण्यात भाजीपाल्याची खरेदी करून तो मुंबईत पाठवण्यात येऊ लागला या कंपनीतर्फे हे काम सुमारे चार पाच महिने झाले पण तितक्या अवधीत कंपनीला नफार ना आयला नाही त्यामुळे हा धंदा बंद करणेच ज्योतिरावाना स्विस्कर वाटले म्हणून त्यांनी इसवी सन अठराशे एकोणऐंशी सालच्या जानेवारी महिन्यात तो बंद केला गॅनोवर ससाने यांनी या कंपनीचे काम फारच युमाने इबारी केले त्यांच्या या स्वार्थ त्यागाबद्दल ज्योतिरावानी ससान्यांचा गौरव करून आपल्या कंपनीतर्फे त्यास एक सर्टिफिकेट दिले अशा प्रकारे या एका प्रापंचिक धंद्याची वासला लावत नाही तोच सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची कल्पना ज्योतिरावांच्या डोळ्यात उत्पन्न झाली व तिचा प्रचार करण्याचे त्यांनी मनावर घेतले लोकात शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार करावायचा सा झाल्यास तसा सक्तीचा कायदाच झाला पाहिजे असे यावी, ज्योतिरावांच्या लक्षात व त्याप्रमाणे त्यांनी आपली कल्पना दिनबंधू पत्रातून लोकांपुढे मांडली दिनबंधूकारांनीही या कल्पनेचा सा चांगला पुरस्कार केला व सत्यशोधक समाजाच्या सर्व सवातून पुढारी मंडळी सक्तीचे शिक्षण करण्यासंबंधी सरकारासनवू लागली यावी सत्यशोधक समाजाने या, समाजा या विषयावर प्रामुख्याने आपला जोर दिला अशा प्रकारे सक्तीच्या शिक्षणाची चळवळ ज्योतिरावांनी हाती घेतली नाही तोच मध्यंतरी एकाएकी कोल्हापूरच्या छत्रपतींच्या पवित्र गादीवर ए किटाळ येऊन पडले तेव्हा ज्योतिरावांना आपला यापुढील थोडा काळ हे किटाळ दूर करण्याच्या प्रयत्नातच घरवावा लागल्यामुळे ओघाने पुढील प्रकरणात त्याचा उल्लेख करणे क्रमप्राप्त असत